वाल्मिकिरायण किशकिंदाकांड सर्व एकविसावा आकाशातून गळून पडलेल्या तारे सारख्या तारेला वानर सेना नायक हनुमान हळूहळू शांत करू लागला प्राण्याचे स्वकर्म जे गुणदोषाने आणि फळाचा हेतू धरून केलेले असते त्याचे सर्व शुभ अशुभ मेल्यानंतर तो जसेच्या तसे प्राप्त करतो शोचनीय असणारी तू कोणा शोचनीयचा शोक करतेस तू दिन कोणा दिनाविषयी अनुकंपा दाखवतेस बुडबुडे हा देह असताना कोणी कोणाचा शोक करावा तुझा पुत्र कुमार अंगर जिवंत आहे त्याच्याकडे तू पाहिले पाहिजेस भविष्यकाळी त्याला समर्थ करणाऱ्या ज्या गोष्टी अवश्य आहेत त्यांचा तू विचार कर प्राण्यांचे येणे जाणे हे असे त्याच्या ताब्यात नसणारे आहे हे तू जाणतेसच म्हणून अशावेळी जाणत्याने जे काही लोकाचाराचे शुभ असेल तेच करणे योग्य हजारो कोट्यवधी वानर ज्याच्यावर विसंबून राहत होते तो हा जीवनाच्या अर्थी तो धर्माने वागणारे ज्या लोकाला जातात त्याच लोकाला गेला म्हणून तू शोक करू नयेस अनिंदित सर्व वानर श्रेष्ठ तुझा हा पुत्र अंगद आणि हे वानर वृक्षपतीचे राज्य तुझ्यामुळे सनात होणार आहे शोकाने विभय झालेल्या या दोघांना भामीने तू हळूहळू उद्युक्त कर तू सम्मती दिलीस म्हणजे या अंगदाने राज्याचे शासन करावे मागचेच राजतंत्र पुढे चालावे हे जसे आपण पाहिले तसेच आता यावेळी जे काही राजाचे करायचे आहे ते सर्व करावे हाच काळाचा निश्चित निर्णय आहे वानर राजाचे उत्तरसंस्कार करून अंगदाला अभिषेक केला आपला पुत्र सिंहासनावर बसलेला बघून तुझ्या मनाला शांती लाभेल पती हरपल्यामुळे व्यथित झालेल्या तारेने त्याचे हे उद्गार ऐकून तत्पर असलेल्या हनुमंताला ती म्हणाली अंगदा सारखे शंभर पुत्र एका बाजूला आणि अमृतवीराच्या शरीराशी अतुट भेट दुसऱ्या बाजूला यात ही भेट मी श्रेष्ठ मानते वानरराज्य चालवण्याची किंवा अंगदाला देण्याची माझी पात्रता नाही त्याचा चुलता सुग्री भात सर्व काही करायचे असे त्या बाबतीत जवळच आहे अंगदा विषय जो विचार हनुमाना तू प्रकट के करा नहीं वनश्रेष्ठा पिता हाच पुत्र माता नजा आश्रय करह लोकी कि परलोकी अधिक योग्य मना दुसरे का ही नहीं समोर मार्ग ग वीराने शयना आसरा घेने माला योग्य किशकिन ध्याकांडाचा एकविसावा सर्ग समाप्त